तुम्ही ठरवलीच असतील आता माझं मत सांगतो आता हे तीन जय जयवंती आपण ऐकले एक अतिशय चांगला भाग वाटतो असा की कुठल्याही गायकांमध्ये जय जयवंती दिसला नाही असं झालेलं नाही म्हणजे जय जयवंतीचं नाट्यसंगीतातलं रूपसुद्धा त्या रागाचं रूप काय आहे ते समोर मांडण्याची धडपड त्यामध्ये आहे नाट्यगीतामध्ये राग तो तो असा बाजूला ठेवला तर चालतो वगैरे असं काही केलेलं नाही राग नीट मांडला आणि तरीसुद्धा असं ध्यानात येत आहे की बापूराव गात आहेत तेव्हा तुम्हाला ताण जाणवतो आहे लोंढे गात आहेत तेव्हा सहजपणा जाणवतो आहे लोंढ्यांच्या गायकीमध्ये सुद्धा ताना आहेत परंतु कुठेतरी त्याला असं वळण देण्याचा त्या अर्थानुसार कोमलपणा आणण्याचा पण लगेच प्रयत्न दिसतो आणि तो येतो त्यामध्ये विनायक भवांच्या बाबतीमध्ये असं सरळ दिसतंय की शास्त्रीय संगीतामध्ये ताना असतात सरगम असते बोलताना असते आत्तायंत्रे असतात सगळं पाहिजे ते सगळं बरोबर आलेलं आहे परंतु सुंदर शामकी वगैरे जे काही अर्थ आहेत त्याच्याशी काही संबंध ठेवलेला नाही आता हा गैरसमज आहे हा लोकांनी करून दिलेला आहे की शास्त्रीय संगीता शब्दांना स्थान नसतं वगैरे नाही ठराविक शब्द असतात पण त्यांना ठराविक स्थानं पण असतात म्हणजे संय्या याचा अर्थ संय्याच होतो तिथे काही पय्या होत नाही पैयाचं स्थान वेगळं असतं तिथे पैया होतो शब्द तेच येतात पण त्यांना त्यांना अर्थ असतात आणि तेवढे तेवढे ते पाळायचे असतात मग जेव्हा तुम्ही नाट्यसंगीत आशीरतात तेव्हा मात्र बंधन येतं की तिथे तुम्हाला शब्द हा आविष्कारक घटक म्हणून आलेला आहे तेव्हा शब्दाचं म्हणूनही काहीतरी वेगळं स्थान आहे ते मांडण्याचा प्रयत्न मग मा असं दिसतं की हो लहरी आता सुखाच्या गात असताना कुठेतरी वळण असं येत आहे त्यात असं दिसते की हा शब्द जरा कोमलपणे उच्चारलाय हा ठाशी उच्चारलाय हा सहज उच्चारलाय इथे स्वरावर तरंगता इथे ताण घेतली जरी तरीसुद्धा मुलायम करतायत म्हणून मला असं वाटलं की ह्या तिनामध्ये जयजयवंतीसाठी योग्य आवाज आणि गाण्याचा ढंग हा लोंढ्यांचाच वाटत आणि मी जो मगाशी मुद्दा म्हटला की प्रत्येक रागाची एक अंतर्गत लय असते प्रत्येक रागामध्ये त्रिताल ताराना गायलाच पाहिजे असं नाही मला असं आठवतं आहे की पंडित रविशंकर यांनी एक दिवस भरपूर आलापी केली दरबारीची आणि संपवलं वादन इंटरव्हल केली लोकांनी विचारलं ह्यात तुम्ही काही गत वगैरे वापरली नाहीत काही पुढे वगैरे आता म्हणाले ह्यानंतर मी जे जे काही वाजवलं असतं तो अडाणात झाला असता मुद्दा लक्षात घ्या की दरबारीची अंतर्गत लय त्यानुसार त्याने जी सुंदर आलापी केली आणि त्याचं जे छप्पर उभं केलं त्याला स्वतःच छेद देणं हे कलाकाराला कसं आवडतं आवडू नये मग दरबारी वेगळ्या पद्धतीने मांडायला हवा जर तुम्हाला पुढं काही गायचं असेल म्हणजे पुढं काय गायचं यावरून आत्ता काय गायचं हे ठरलं पाहिजे आणि आत्ता काय गायचं हे कालच ठरलं पाहिजे खरं केसरबाईंची गोष्ट सांगतात केसरबाईंचं गाणं ठरलं की काय काय गायचं हे ठरवून त्या रागांची पुन्हा मेहनत करायच्या त्या म्हणजे एवढी मेहनत झालेली असून आणि ह्या काही गोष्टी खरोखरच का लक्षात घेण्यासारख्या की आपल्याला राग आला अशा भ्रमामध्ये गव्हाने राहू नये राग कधी कधी येत असतो राग असतो आपल्याकडे पण नेहमी येतोच असं नाही तेव्हा यायचं तर दररोज नव्याने साधना करायला लागते आणि कलाकाराकडे आवते आणि म्हणून असं वाटलं की नाही जय जयवंती हा लोंढ्यांच्या गीतामध्ये असं वाटलं की हो इथे जय जयवंती समोर येतोय जय जयवंती हा काही करुण राग आहे असं नाही परंतु तो आवेशपूर्ण पण राग नाही आणि मग त्याची जी काही तब्येत असेल त्यानुसार तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करता आता पुढचे जे दोन आहेत जय जयवंती आपण येणार आहोत एक केसरबाईंचा आणि दुसरा मोगूबाईंचा केसरबाईंचा नंतर आलेला आहे हा क्रमसुद्धा ध्यानात घेण्यासारखा आहे आता हल्ली ज्याला म्हणतात ना की जे लिहिलेलं असतं त्यात काही अर्थ नसतो जे लिहिलेलं नसतं त्यात जास्त अर्थ असतो त्याला डिकन्स्ट्रक्शन वगैरेचं मोठं नाव देतात परंतु आपल्या सगळ्यांना माहीत असतं की बऱ्याच वेळेला आपण शब्द वापरतो जेव्हा तेव्हा शब्दांमध्ये जे सांगितलं असतं त्यापेक्षा जे शब्द वापरत नाही ते आपल्याला सुचवायचे असतात आणि म्हणून आता इथे असं दिसतंय की तुम्ही आधी झालेलं रेकॉर्डिंग हे मोहूबाईंचं आहे आणि नंतर आलेलं ते केसरबाईंचा आहे हा क्रम जरूर ध्यानात ठेवा आणि त्यावेळच्या एकंदर परिस्थितीमध्ये अशा काही भाराभर ध्वनिमुद्रिका निघत नव्हत्या आणि त्यामुळं कोणी काय रेकॉर्डिंग केलं आणि बाजारात आलं ह्याची जाणीव सर्व गवयनं असायची पूर्वी तर असं पण होत की समोरच्या नाक्यावरच्या हवेलीत कोण कसली मेहनत करतोय याच्याकडे सुद्धा गवयांच लक्ष असायचं कारण शेवटी आम्ही एका क्षेत्रात होतो तो, तो, तो काय करतोय बघायला पाहिजे हे केवळ स्पर्धा म्हणून नवे तर ही आस्था असायची तो काय मेहनत करतोय तो अशी मेहनत करतो काय ठीक आहे मी पण करीन मेहनत अशी होती ती एक कुठेतरी त्याला तोशीस घ्यायची आपण आणि आपण त्याच्या जोडीला जायचं आपण हे पण करायचं ते पण करायचं असा एक कुठला तरी मनामध्ये एक मोटिव्ह असायचा सारखा म्हणजे मेहनत करायची ते प्रोग्राम मिळावेत म्हणून नव्हे तर गाणं यावं म्हणून असा कुठेतरी जास्त भर होता निदान हा सुद्धा भर होता असं तरी म्हणा केवळ कार्यक्रमांसाठीच संगीत नव्हे तर संगीत यावं म्हणून पण करायचं एका ठिकाणी मोघोबाईंचीच गोष्ट किशोरीताईने लिहिली आहे कुठेतरी की किशोरीताईना ते सारखं म्हणायचं जे जे काही तुला करायचं असे ना एवढीशी ताण असो मोठी असो एकशे आठ वेळेला घोटली पाहिजे आता सारे सारे सुद्धा एकशे आठ वेळेला आणि तीन सप्तकी ताण एकशे आठ कशाला तर खरी गोष्ट आहे की शेवटी दहा स्वर आहेत किंवा दोन स्वर आहेत महत्वाचं नाही तर तो तेवढं स्वच्छपणे येणं महत्वाचं आहे आणि मग ते करायला लागेल मग एकशे कशाला एकशे आपल्याकडे पवित्र संख्या मानली जाते आपण म्हणतो की जुने शंकराचे ताल होते हे सुद्धा एकशे आठ होते स्वामीनारायण किंवा नाथद्वार पंथामध्ये स्वामी सुद्धा एकशे आठ असं म्हणून पुण्यकारक असं काही आहे म्हणून तर सिंबलिझम आहे प्रतिकात्मता आहे त्याच्यामध्ये बिघडलं काहीच नाही तुम्ही एकशे नऊ केलं तर कोण पापी धरत नाही तुम्हाला पण मूळ मुद्दा असा की अशा गोष्टींच्यावर लक्ष देणं हा भाग होता आणि म्हणून हे जे दो आता येत एकाच घराण्यात येत त्यात फरक जरूर ध्यानात घ्या आणि आपला रोख असा आहे की मगूबाईना काय मांडायचं होतं ह्याच्या काय खुणा दिसत आहेत आणि मोगूबाईना तसं का मांडावंसं वाटत होतं ह्याचा आपण विचार करू त्यामधली जी बंदिश आहे ही जयपूर आणि आग्रा घराण्यात गायली जाणारी खास जय जयवंतीची बंदीश ती झपतालामध्ये आहे हीही पुन्हा ध्यानात घेण्यासारखं आहे स्थायी अंतरा दोन्ही मोगूबाईंनी मांडलंय तुमच्या असं लक्षात येईल पण बोलतानाच प्रमाण आहे बोलता केसर बोलताना केसरबाईंच्या गायकीत कमी असत मुगुबाईंच्या गायकीमध्ये बोलताना चांगल्या होत्या आणि वेगळ्या होत्या आग्रा घराण्याची एक खासियत बोलतानाही होती मी जे म्हटलं की दोन घराण्यांचं कुठे त्यांनी कसा जोड बसवायचा प्रयत्न केला त्याची उदाहरणंही आहेत आणखीन एक असं दिसतंय की जय जयवंती ह्या रागाविषयीचाच मुद्दाम विवेचन आहे म्हणून कारण का तरी सांगितलं की जयजयवंती हा राग कसा वेगळा म्हणून समोर येत होता तर ह्यामध्ये काही खास जागा अशा येतात की ज्या चिजांमध्ये असल्या नसल्या तरी ती सगळ्या ठिकाणी येतातच असं नाही आणि त्या केसरबाईंच्या आणि मगुबाईंच्या दोघांच्याही गाण्यात आहेत आणि तशाच बापूरावच्या गाणीत एकाच ठिकाणी सारे सागरे हे जी जागा आहे ही एरवी कुठेही चिजेमध्ये नसते परंतु त्यांच्या गायकीमध्ये ती आहे प्रत्येक घराण्यामध्ये असं काही सांगितलं जातं की सांगित बाबा चिजांमध्ये ही जागा नाही आहे पण आम्ही ही जागा ऐकलेली आहे शिकवलेली आहे तुहू घेऊन ठेव बाजूला आधीच स्वतःची चाळणी लावून बाजूला टाकू नको घेऊन ठेव मग गायचं की नाही ठरव पण घेऊन ठेव आणि त्यामधली ती एक खास जागा आहे ह्या ज्या खुणा असतात ह्या ऐकल्याशिवाय तुम्हाला त्या विशिष्ट कलाकाराच्या जातकुळीचा अंदाज नीट लागणार नाही आणि म्हणून जय जयवंतीच उदाहरण मुद्दा घेतलं की हा रागच वेगळ्या तर प्रचारात होत होता नंतर मग लोकांनी जेव्हा लिहिलं की हो हा रागेश्री अंगाचा अमक्या अंगाचा हे सगळं नंतरचं विवेचन आहे भातकंटे साहेब म्हणत असत त्याप्रमाणे लक्ष्य संगीत आहे जे समोर संगीत आहे त्याच्यावरून नियम बाहेर काढलेत ॲबस्ट्रॅक्टेड एक्स्ट्रॅक्टेड असं म्हटलं त्यात नियम आधी आहेत आधी नियमानुसार चिजा बांधलेल्या नाहीत त्यानंतर होतात आधी ज्या भौतिक चिजा त्यातून नियम काय दिसतात ते समोर मांडले पाहिजेत आणि मग तेव्हा असं दिसतं की काही नियमात बसत नाही अशा काही गोष्टी आहेत मग त्या टाकायच्या का तो सुज्ञ कलाकार त्या कधी टाकत नाही कारण शास्त्र बदलू शकतं परंतु ही जागा गेली तर खरोखरच जाईल स्मृ विस्मृतीतच जाईल ती तर तसं होऊ नये तर ह्या दोघांच्या तिघांच्या गायकीमध्ये असं दिसलं पण बापूरांच्या याच्यात ते कमी वेळेला आलेलं आहे परंतु ह्या दोघांच्यामध्ये ते जरूर दिसतंय आणि मग असं दिसतंय की हो मगुबाईंना लईच्या अंगानं बोलताना करून आणि त्याला जोड द्यायची ती जयपूरच्या तानांची या उलट केसरवाईंचा भर तानेवरच आहे की त्याने त्यांचा जेव्हा इथे साहित्य संघामध्ये सत्कार झाला माझ्या लक्षात नाही पण गोमंतक मराठा समाजातर्फे सत्कार होता आणि अरविंद मंगरुळकर होते आणि मी होतो बोलायला मी तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यामुळे मला काहीही बोलायचं स्वातंत्र्य मिळत होत आणि केसरवाईंना काय आवडेल नावडेल ह्याचा त्यांच्याकडे न बघता बोलायचं आणि नंतर त्यांच्याकडे बघायचं असा मी क्रम ठेवलेला होता त्यामुळे मला बोलता आलं आणि मी जेव्हा म्हंटल की नाही ह्यांच्या गायकीमध्ये असा तानांवर भर आहे वगैरे वगैरे आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की केसरवाईंच्या गाण्याचा एक विशेष असा आहे की त्यांच्या गाण्याच्या पाठीचा कणा एवढा मजबूत आहे की गाणं एका विशिष्ट पातळी पडतच नाही कधी ते तेनिमम एव्हरेज खूप मोठ असत आणि त्याची कारण काय तर एक कारण तान आहे तुम्हाला एक तान तर त्यातली सबंध आवर्तन एका श्वासात आलेली आहे आणि ते जे काही डिझाईन आहे ते असं आहे की तीन सप्तक जाणारं डिझाईन आहे हे सोपं नाही गोष्ट मगोब्यांच्या मध्ये सुद्धा तो प्रकार दिसतो पण त्यांच्या बोलताना मध्ये जे काही विशेष कर्तृत्व दिसतं ते इतर जयपूरवाल्यांच्या मध्ये नाहीये आणि त्याला कारण हे आग्र्याची जी गायकी आहे ती मोहूबाईनी कुठेतरी त्याचा जोड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा आणखीन एक सुंदर नमुना आपण बघणार आहोत आणि मग माझं विवेचन थांबेल मगुबाईंना तालाचं शिक्षण मिळालं त्यांनी ते वेगळ्या तऱ्हेने घेतलं आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीये की नेहमी आपण एकशे ताल वगैरे म्हणतो सुदैवाना तितके कोणालाही येत नाहीत आणि त्यामुळे आपला त्रास वाचतो कारण सगळे ताल हे गाण्याच्या लायकीचे नसतात गणितसिद्ध ही ताल असू शकतात आणि जेव्हा एकशे ताल झाले आणि तरी तुमच्या आमच्या गायकीमध्ये जेव्हा पंधरा आणि हळदीतरी एक ताल कायम येतो असं जर दिसत असेल तर अर्थ उघड आहे की आम्हाला तालाचं महत्त्व तितकंसं वाटत नाहीये हा आमचा निर्णय आहे म्हणून आम्ही तसे गातो ज्याला तसा निर्णय पटत नसेल त्यानी ताल वापरावे पण ते सार्थ वापरून दाखवावे म्हणजे झालं प्रश्न मिटला तर म्हणून काही काही घराणी असं करत असत की आम्ही ह्या एका तालातच गाणार आहोत ग्वाल्हेरवाले म्हणायचे आम्हाला तिलवाडा खूप आहे यांना त्रिताल जयपूरवाले म्हणायचं आम्ही त्रिताल ठेऊ आणि त्यामध्ये सगळं काही मांडू आम्हाला मांडायचं ते वजेबा म्हणायचं आम्ही झपताल घेऊन आडाचवताल घेऊ आम्ही त्याच्यामध्ये मांडू ह्यामध्ये काही मजा होती कारण वेगळं मांडण्याचा प्रयत्न दिसत होता आणि मग असं दिसतंय आपल्याला की हो खापरू मामांच्याकडे त्याने जे काही शिक्षण घेतलं आता मामा ही व्यक्ती सुद्धा तुम्ही जर पाहिली असेल काही लोकांनी नक्कीच पाहिली असणार अफलातून व्यक्तिमत्व होतं त्या माणसाला मेंदूच्या जागी कॉम्प्युटर असेल किंवा कॉम्प्युटर त्यांच्याकडे बघून तयार झाला असेल असं काहीतरी विक्षिप्त डोकं होतं ते एका मात्रेचे सोळा वगैरे विभाग करू शकत होते आणि त्यांचं एक प्रात्यक्षिक हे माझ्या मावशीच्या विद्यालयामध्ये गावदेवीला झालं होतं तर त्यांनी ते बसले नंतर त्याने हाताने एक ठेका दिला म्हणजे ह्या हाताने एक ठेका ह्या हाताने दुसरा ठेका तोंडाने तिसरा एका पायाने चौथा दुसऱ्या पायाने पाचवा पाच मंडळी अशी भोवती त्याला एक एक ताल वाटून दिलेला की तू हा ताल म्हणत राह तू हा ताल म्हणत राहा आणि हे सगळ्या तालाच्या समा दाखवत सगळे ताल म्हणत होते आता हे भयानक गोष्ट आहे नाही का म्हणजे असं जर कोणी लयचा अभ्यास केला आणि खरोखर ते तसंच करायचं म्हणजे त्यांना पंधरा सोळा सोळा पंधरा वगैरे हे डाव्या खेळ वाटायचा त्यानं म्हणजे त्याला अॅटॉमिक अनालिसिस म्हणू ना तसं त्यांनी लय या गोष्टीचं केलेलं होतं आणि मग त्यांच्याकडे काही जे लोकांनी जे शिक्षण घेतलं त्यामध्ये मोघूबाई पण होत्या आणि तरीसुद्धा मोघूबाईने ह्याचा फार वापर का केला नाही कारण त्यामध्ये फारशी चांगला शब्द गवयांचा वापरायचा म्हणजे गुंजाईश नाही आहे एक आपल्याकडे फारसा माहीत नसलेला एक मुद्दा आहे पहिले जे ताल होते सगळे म्हणजे भरतापासून ते साधारणत चौदाव्या शतकापर्यंत जे ताल आपल्याकडे होते ते ताल पूर्णांकाचे ताल होते कारण त्यांचं चलन हे गायल्या जाणाऱ्या गीताच्या छंदानुसार ठरत होत पुढे जेव्हा देशी राग आणि ताल आले तेव्हा ज्याला आपण फ्रॅक्शन्स म्हणतो अपूर्णांक यायला लागले कारण देशी गीतं जी होती ती संस्कृत छंदांना कुठेतरी कोपळखळी मारून पुढं जाणारी होती आणि त्यामुळं त्याच्या जोडीला ताल आणायचे असं म्हटल्यानंतर तुम्हाला तालांची रचना वेगळी करणं भाग पडली तर हे फ्रॅक्शनचे ताल असतात ह्या तालांचा वापर पुढे कमी झाला कारण ते ताल बौद्धिक जास्त असतात करामत जरूर आहे त्यात पण एवढीच त्याच्या पलीकडे त्याला जीव नाही गव्यांच्यामध्ये फार चांगला शब्द आहे की सगळ्या चीजा चांगल्या असतात पण सगळ्यांचा जीव सारखा मोठा नसतो तेव्हा जेवढा जेवढा जीव तेवढी ती चीज गायची ख्याल म्हटला की चाळीस मिनटं गायचाच असं नाही रागानुसार ठरवा तुमची कुवत हा तर भाग वेगळाच परंतु इकडेही बघा कि त्या रागाचा जीव किती आहे त्या चिजेचा जीव किती आहे कधी कधी श्रोत्यांचा जीव किती हेही बघा <laughs> आणि ह्या तऱ्हेनं मांडणी करणं हा असल्यामुळं मगुबाईने सुद्धा ह्या तालांचे हिशेब सगळं करून सुद्धा आपल्या गायकीची मदार त्यावर ठेवली नाही म्हणजे अभ्यास करून सुद्धा माणसाला असं वाटत की मी मांडलं पण मलाच माझा येत नाहीये जास्त मग कशाला पुढं करू याचा स्तोम माजवण्यात काही अर्थ नाही हे त्या गवयाला कळतं पुष्क वेळेला गवयाला जे कळतं ते त्याच्या शिष्यानं ना कळत नाही जसं पुढाऱ्यानं ना कळतं ते फॉलोअर्सनं ना कळत नाही हे जशी नेहमी जी ट्रॅजेडी आहे तसं होतं तेव्हा मोघोबाई मोठ्या का तो साडेपंधरा मात्राचा ताल गात म्हणून नाही तो साडेपंधरा मात्राचा ताल कायम गायला राहिला नाही त्यांनी हे महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांनी येत असू नाही अभ्यास करावा कारण हा महत्त्वाचा ट्रेनिंगचा भाग आहे परंतु गायलाच पाहिजे असं नाही आणि हा विवेक हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे नाहीतर काय होत आहे बघा की जे लोक मांडत नाही ते मांडून माझी रेकॉर्ड निघेल का मती ती जास्त खपेल का असा विचार करून नाही तर ह्यामध्ये खरं जीव आहे का हे बघायचं आणि म्हणून कुठेतरी ह्या सर्व कलाकारांमध्ये जे अभ्यासविषय होण्याच्या लायकीचे कलाकार मी आधी उल्लेख केला ज्यांचा ज्यांचे आपल्या मनावर संस्कार झालेले आहेत त्या सर्व गायकांमध्ये एक तऱ्हेचा प्रामाणिकपणा दिसतो की प्रयत्न करून बघायचे आणि मग ठरवायचं की बाबा ह्यात काही दम नाही आणि हे सोडून द्यायचं अभ्यास करायचं पण सोडून द्यायचं तेच आग्रहाने हल्ली जसं नाटकवाले आम्हाला पूर्वी सांगायचे ते काय हॅमर करायला लागतो नाटक कसं आहे वाईट आहे चांगलं ह्याचा काही संबंध नसतो हॅमर करायला लागतं तसा हे विचार करत नसत की हॅमर केलं की साडे पंधरा मात्रांचं लोक ऐकतील असं नाही त्याने विचार केला सोडून दिलं त्यामध्ये गुच्छिजार बसणं वगैरे असं काही केलं नाही तुम्हाला माहिती आहे की पंडित रविशंकरनी जेव्हा फ्रॅक्शनचे ताल सुरुवात केले साडेनऊ तेरा साडे किती कराल तेवढं थोडंच आहे परंतु हे लवकर ध्यानात येतं की शेवटी हे सगळं याला प्रिकन्सिवड म्हणतात म्हणजे आधीच सगळं बसवलेलं आहे एकेकडे म्हणायचं भारतीय संगीत हे उत्स्फूर्त आहे वगैरे आणि संपूर्ण बसवून समोर मांडायचं याला काय या अर्थ राहिला अर्थ इतकाच राहिला की एक अभ्यास तुम्ही केलात आणि तो समोर मांडला तेवढाच त्याचा अर्थ आहे हा अर्थ सांभाळ असं मला दिसतं आता जे दोन आपण ऐकणार आहात त्यामध्ये त्याच्या कशा मजेशीर खुणा दिसतात बघा की सावनी हा असाच पुन्हा खास राग जयपूर आग्रा या दोन घराण्यामध्ये खूप गायला जाणारा मग कोणी त्यांनी सावनी कल्याण म्हणून त्याचा अर्थ सांगावा कोणी सावनी बिहाग म्हणावं कोणी सावणी म्हणावं एवढ्या एवढ्या फरकाने थोडे थोडे फरक करून दाखवता येतात पण हाच राग त्याच घराण्यामधली दोन मंडळी मांडतात तेव्हा त्यांना कुठे फरक करावा वाटतो त्याला कारण काय असेल तर बघा आणि मग असं दिसेल की आता मोगूबाईंचा आता त्या चिजेवरही म्हणजे रेकॉर्डवरही देव देव सत्संग असं लिहिलं आहे देहो देहो सत्संग असं असायला हवं असं मत आहे सत्संग मला मिळू दे अशी प्रार्थना आहे ती तीच चीज आता मोगूबाईंची पण आहे नंतर मल्लिकार्जुननी सुद्धा गायलेली आहे आणि फक्त आपण नमुना म्हणून ऐकणार आहोत की ह्याच चीजेकडे ह्याच रागाकडे वेगळं बघायचं असेल तर काय करता येईल माणसाला आणि काय करत होती तर मगुबाईंचा दृष्टिकोन जो आहे तो त्या देहो देहो सत्संग हे जुन ध्रुपद असलं पाहिजे ते सादराच्या अंगानी म्हणजे विशेष तऱ्हेचा एक झपताल असतो की जो तालाला चिकटून राहतो त्याच्यानंतर त्याला सोडून दिलं की त्याला लंगडा ध्रुपद म्हणतात असे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये तर हा जो प्रकार आहे जो मुघुबाईंनी गायला तो ध्रुपद अंगाचा आहे आणि तुम्हाला दिसेल की मल्लिकार्जुन गात आहेत तेव्हा ती चीज गात आहेत पण त्यामध्ये ते काहीतरी जरा त्याला ध्रुपदाच्या दाठर बांधिलकीला कुठेतरी खिळखिळं खेल खेल करायचा त्यांचा प्रयत्न आहे असं दिसतं आपल्याला आणि असे हे दोन नमुने ऐकले की मला काय अभिप्रेत आहे हे त्या गायकांचं दिसतं म्हणणं म्हणून ते आपण ऐकणार आहोत त्यानंतर मोगुबाईंचा शेवटची ध्वनिमुद्रिका आपण बागेश्रीतला तरांना ऐकणार आहोत जो वेगळ्या तालामध्ये आहे आम्च लक्ष कि वाढ़ाच प्रयत्न के लिए कारण यामें का फार साधत है दिस नहीं एवं ऐको अपन थाम जादा ना riya na ma do sundar re ta na na na ta re din na na ta re din na na riya na ma do कलावती म्हणून त्यांच्या गायकीच्या विचाराचा प्रवास कसा झाला असावा ह्याच्याविषयीचा माझा विचार म्हणजे इंग्रजीमध्ये एक असा प्रघात आहे की इंटलेक्च्युअल बायोग्रफी लिहायची जे माणसाची बायोग्रफी नाही कारण आपल्याकडे माणसाचं फारच आकर्षण आहे विचाराचं नसतंच परंतु माणसापेक्षा त्याचा विचार महत्वाचा असं पण वाटणारी काही मंडळी आहेत जगात अनेक ठिकाणी आहेत म्हणून त्यांनी इंटलेक्च्युअल बायोग्राफी लिहायची असं ठरवतात तसं आपल्याकडच्या कलाकारांचं व्हायला पाहिजे की त्यांना संगीताच्या कुठल्या कल्पना महत्त्वाच्या वाट होत्या का वाट होतं होतं त्याचं का ते काय करत होते ह्याचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या दिशेनं आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत त्याशिवाय ही मंडळी उलगडायची नाही ती जी मोठी मंडळी असतात ती सहज उलगडत नाही जसं चांगलं पुस्तक असं ते एकदा वाचून समजत नाही रस्किन नावाचा जो लेखक होता तो म्हणायचा की To and readers, तो ऑथर्स आणि रीडर्स यांच्याविषयी बोलत होता तो एके ठिकाणी म्हणाला गुड ऑथर्स दे डोंट स्टूप डाऊन टू यू यू विल हॅव टू गो अप टू देम असं म्हणायचं आणि म्हणाला गुड बुक्स आर नॉट टू बी रेड दे आर टू बी री असं म्हणायचं तसं जे महत्त्वाचे गायक असतात त्यांच्याविषयीचा विचार हा पुन्हा पुन्हा करण्याचा विचार आहे आणि तशीच एक संधी सोसायटीतले माझे जे छळणारे मित्र आहेत त्यांनी मला दिली ते दरवेळेला एक असे शुक्ल काष्ट काहीतरी मागे लावून देतात आणि ते म्हणतात आम्ही तुम्हाला सगळी मदत करू मदत काय असते त्यांची तर फार चांगलं ध्वनिमुद्रण करून देतात आणि नंतर मजा भगत बसतात की कशी आता यांची पंचयीत होती बघूया पण त्यांच्यामुळे माझा अभ्यास दरवर्षी काही ना काहीतरी चालूच राहतो आणि ह्याचा मला खूप आनंद होतो तुम्ही सगळी मंडळी शांतपणे एवढा वेळ ऐकून घेतलं याबद्दल आपलेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला धन्यवाद